वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग तेरावा उंच इमारतीवरून उतरून तो वानरस नाय हनुमान तट तट ओलांडून जाताना मेघामध्ये जशी वीज वेगाने टळपावी तशा वेगाने रावणाची गृहे ओलांडीत गेला पण जनककन्यात सीता न दिसल्यामुळे वानरस स्वतःशीच म्हणाला रामाचे प्रिय अमलात आणण्याकरता लंक पुन्हा पुन्हा पालथी घातली तरी सर्वांगसुंदरी वैद्य सीता दिसली नाही लहान तळी मोठे तलाव सरोवरे नद्या आखातावरची अरणे दुर्गम पर्वत अशी सारी पृथ्वी पालथी घातली तरी जानकी आढळली नाही इकडे तर गृज्रराज संपातीने रावणाच्या गृहात सीता आहे म्हणून वर्णन करून सांगितले होते पण ती मग दिसत का नाही वैदेही मैथिली जनक सीता रावणाने बळजरीने हरण करून नेल्यामुळे नाई होऊन ती त्याच्या सेवेला लागली असेल का की सीतेला घेऊन चटकन वर उडणाऱ्या राक्षसाच्या हातून रामाच्या बाणानं तो भ्याल्यामुळे ती खाली पडली असेल किंवा सिद्धांच्या मार्गाने पळवून नेत असताना आर्यचे हृदय सागराला पाहून खाली पडले असावे असे वाटते रावणाच्या पायांच्या वेगामुळे आणि बाहूंच्या दबावामुळे त्या विशाल नेत्र असलेल्या आर्यने आपले जीवित टाकले असेल का तो सागराच्या वरून जात असताना तिने धडपड केली असेल आणि ती जनककन्या सागरात तर पडली नसेल की स्वतःचे शील रक्षण कर, करीत असताना कोणी जवळचे नाही अशा स्थितीत त्या क्षुद्र रावणाने बिचारा सीतेला खाऊन तर टाकले नसेल किंवा राक्षस राजाच्या या पत्न्याने भावाने त्या काळ्याभोर डोळ्यांच्या सज्जन सीतेला खाऊन टाकले असेल किंवा रावणाच्या गृहात गुप्तपणे ठेवलेली ती बाला पिंजऱ्यात अडकलेल्या सारिकेप्रमाणे मोठमोठ्याने विलापही करीत असे जनकाच्या कुळात उत्पन्न झालेली आणि रामाची पत्नी असलेली ही कमलनेत्र असलेली सुंदरी रावणाला वश कशी होईल जनककन्या नाहीशी झाली किंवा नाहीशी करण्यात आली किंवा मेली असे भार्येवर प्रेम करणाऱ्या रामाला सांगणेही योग्य नाही सांगितले तरी दोष न सांगितले तरी दोष ते कर्तेव्य कसे करावे मला तर ते बिकट वाटते आता इतके हे कार्य केल्यानंतर चालू क्षणाला काय करणे योग्य होईल असा पुढचा विचार हनुमान करू लागला येथून सीतेला न भेटताच जर मी सुग्रीवाच्या पुरीला जाईन तर माझा पुरुषार्थ काय राहिला हा मी सागर ओलांडून आलो लंकेत प्रवेश केला राक्षस बघितले हे सर्व व्यर्थ ठरेल मना सुग्रीव काय म्हणेल नव्हे सोबत आलेले वानर किंवा किशकिंधा शोधत आलेले ते दोघे दशरथ पुत्र तरी काय म्हणतील तिकडे जाऊन जर मी रामापुढे मला सीता दिसली नाही असे निर्दय शब्द बोलेन तर तो तात्काळ प्राण सोडेल कठोर भयंकर तीक्ष्ण क्रूर मनाला ताप देणारे सीतेसंबंधीचे हे वाईट उद्गार ऐकून तो जिवंतच राहणार नाही विपत्तीत त्याचा जीव पंचत्वात मिळालेला पाहून त्याच्यावर अत्यंत प्रेम करणारा बुद्धिमान लक्ष्मण जिवंत राहणार नाही दोघे भाऊ नष्ट झाले हे ऐकून भरतही मरून जाईल आणि भरत, भरत मेलेला पाहून शत्रुघ्न जिवंत राहणार नाही पुत्र मेलेले बघून कौसल्या, सुमित्रा कैकई या माता जिवंत राहणार नाही या शंका नको कृतज्ञ सत्यनिष्ठ वानराधीप सुग्रीव रामानासा गेलेल्या पाहून तत्काळ प्राण सोडील दुःखित अंतःकरणाची व्यथित दिन आनंदविहीन होऊन भरत्याच्या शोकाने पीडित झालेली बापडी रुमा प्राण सोडील वालीचे दुखाने अगोदर पीडित झालेली शोकाने गांजलेली पट्टर आणि तारा सुद्धा मरणोत्सुक होऊन जिवंत राहणार नाही माता पित्यांच्या मृत्यूने आणि सुग्रीवावरच्या आपत्तीने कुमार अंगदसुद्धा त्यायोगे जीव टाकून देईल राजाच्या दुःखाने हाय खाल्लेले वानर तडा तडा डोक्यावर हात आणि बोक्या मारून घेतील सांत्वना देऊन आणि मान देऊन यशस्वी वानर राजाने जोपासलेले वानर प्राण सोडतील मग वनात पर्वतावर किंवा बंदिस्त स्थानी सुद्धा कपिश्रेष्ठ एकत्र येऊन खेळांचा आनंद लुटणार नाहीत ते आपल्या बायका पुत्रांसह आणि आमात्यांसह राजाच्या या दुःखाने पीडित होऊन कड्यांच्या टोकावरून खालच्या सपाट किंवा खडबडीत भूमीवर घालून घे घालून घेतील विष फास लावून घेणे अग्नीत शिरणे किंवा उपवास अशा प्रकारचे शस्त्र वानर अंमलात आणतील मी मेलो तर घोर आकांत होईल ईश्वाको कुलाचा नाश तसाच वानराचाही नाश होईल तेव्हा येथून आपण किशकिंदा नगरीला जाऊच नाही मैथिली वाचून सुग्रीवाला जाऊन भेटणे मला शक्यच होणार नाही मी जर गेलो नाही आणि इथे थांबलो तर माझ्या आशेने ते दोघे धर्मात्मे महारथी आणि प्रतापी वानर प्राण धरून राहतील जनककन्या न भेटल्यामुळे मी आता हाती पडेल ते मुखात पडेल ते खाऊन व्रती होण्या व्रती होऊन झाडाच्या मुळाचा आसरा घेईन आणि वानप्रस्थ होईन सागराच्या जवळच्या पाणथळ पुष्कळ मुळे फळे पाणी असलेल्या देशात चिता करून पेटलेल्या अग्नीत प्रवेश करेन किंवा परमात्म्याची साधना करीत समाधी अवस्थेत बसलो असताना कावळे आणि श्वापदे माझेही शरीर खाऊन टाकतील ऋषीने हे, हे सुद्धा निर्याणच मानले आहे असे मला वाटते जानकी जर आढळली नाही तर स्थिर मनाने मी पाण्यात शिरेन दीर्घका सीता जर मना आढळली नाही तर उत्तम कुळात जन्मल्यामुळे सुदैवाने लाभलेली भाग्यशाली यशस्वीने किर्तीरूपी माला कायमची फुटली असे होईल किंवा इंद्रियांचा संयम करून वृक्षाच्या मुळाचा आसरा करून मी तापस पण त्या सुंदर नेत्रांच्या सीतेला न पाहता मी येथून जाणार नाही सीता न आढळता जर परत गेलो तर सर्व वानरासहित अंगज जिवंत राहणार विनाश होण्यात फार दोष आहेत जिवंत राहिल्याने कल्याण पदरात पडेल म्हणून मी प्राण धारण करेन जिवंत राहिलो तर भेट निश्चित होईल अशा रीतीने नाना प्रकारचे अतिशय दुःख मना धारण करून तो कपिश्रेष्ठ शोकाच्या पलीकडे जाऊ शकेना मग बोळ करून धैर्यवान कपिश्रेष्ठ महाबलाढ्य दशग्रीव रावणाला तरी मी मारीन त्याने सीता पळवली असली तर असू दे त्याला ते प्रायश्चित्त होईल किंवा त्याला उचलून सागरावरून पशुपती पशु पशुपती करतात न्यावा तसा रामाकरता घेऊन जाईन असा विचार करू लागला सीता न गवसल्यामुळे शोकात मग्न होऊन तो वानर विचार करू लागला की जोवर रामपत्नी यशस्वीने सीता दिसणार नाही तोवर ही लंकापुरी पुन्हा पुन्हा मी धुंडाळीन संपातीच्या सांगण्यावरून जरी रामाला मी इकडे आणले तरी पत्नी न दिसल्यामुळे राम सर्व वानरांना जाळून टाकेल येथेच आहारा मी आहाराचा आणि इंद्रियांचा संयम करून जाईन करता सर्व नरवानरांचा नाश व्हायला नको अशोकाचे उपवन बरेच मोठे आणि वृक्षाने गर्द दिसते ते आता जाऊन शोधावे ते मी शोधलेच नाही वसू रुद्र आदित्य दोन अश्विन आणि मरुत यांना नमस्कार करून राक्षसांचा शोक वाढवणारा तिकडे जाईन राक्षसांना जिंकून इश्वाको कुलाची लक्ष्मी तपस्व्याला सिद्धी द्यावी तशी रामाला नेऊन देईन चिंतेने व्याकुळ झालेला वायुपुत्र हनुमान क्षणभर ध्यान करून ओखल्या लक्ष्मणासह रामाला नमस्कार असो त्या देवी जनक जनककन्येला नमस्कार असो रुद्र इंद्र यम वायू यांना नमस्कार असो चंद्र अग्नी मरुद्गण यांना नमस्कार असो असा त्याना आणि सुग्रीवाला नमस्कार करून मारुतीने सर्व दिशांकडे दृष्टी फिरवली तशीच अशोक वनिकेकरही दृष्टी टाकली तो मनाच्याही अगोदर त्या शुभ अशोकवनिकेत जाऊन पोचला आणि तो वायुपुत्र वानर विचार करू लागला अनेक झाडीने दाटलेली ही पुण्यमयी सर्व प्रकाशची चांगली निगा राखून जोपासलेली अशोकवनिका खात्रीने पुष्कळ राक्षसाने भरलेली असणार येथे पहारेकरी ठेवलेले ते वृक्षांचे रक्षण करीत असणार येथे भगवान वायूसुद्धा फार जोराने वाहत नाही रामाकरता आणि रावणाकरता मी स्वतःला असे लहान केले सर्व देवांनी मला यशाचा मार्ग दाखवावा ऋषीगणांसह त्यांनी येथे यावे भगवान स्वयंभू ब्रह्मदेव देव तपस्वीत, अग्नी वायू पुरोहत वज्रधारी इंद्र पाश धरणारा वरुण चंद्र आणि आदित्य महात्मे दोन्ही अश्विन सर्व मरुत यांनी मला सिद्धी द्यावी सर्व भूताने आणि भूतांचा जो प्रभू त्याने आणि त्या ते दुसऱ्याही कोणी मार्गात दिसण्याजोगे पण न पाहिलेले असतील त्या सर्वांनी मला सिद्धी द्यावी चाफेकळीसारखे नाक असणारे शुभ्र दात असणारे वण नसलेले पवित्र स्मित करणारे पद्म किंवा पलाशपुष्पासारखे लालसर नेत्र असणारे चंद्राच्या प्रभेसारखे प्रसन्नता असणारे आरे मुख कधी बरे मी क्रूरपणाची साक्षात मूर्ती महाभयंकरपण सुशोभित वेष धारण करणाऱ्या क्षुद्र निजाने बळजरीने हतबल करून टाकलेली ती गरीब बिचारी अबला माझ्या दृष्टीपथात कशी बरी येईल सुंदरकांडाचा तेरावा सर्ग समाप्त